स्वर्ग अकरा विश्वामित्रमुनी म्हणाले आपण परीक्षा करण्यात निपुण आहात आणि आपण वर्णन केले त्याप्रमाणे रामाची स्थिती असेल तर हरिण ज्याप्रमाणे आपल्या कळपातील प्रमुख हरिणाला आपल्या मध्ये घेऊन येतात त्याप्रमाणे त्वरित जाऊन आपण रामाला इथे घेऊन या रघुपती रामाचा मोह आपत्ती किंवा विषय प्रीती यांच्यामुळे निश्चितच उत्पन्न झालेले विवेक आणि वैरागे यांच्यामुळे त्याची तशी स्थिती झाली असून केवळ आत्मबोधाने त्याचा मोह नाही साहूण्यासारखा तेव्हा क्षणभरात तुम्ही रामाला इथे घेऊन या पर्वतावर आलेला मेघ ज्याप्रमाणे वायूकडून क्षणात दूर सारला जातो त्याप्रमाणे रामाच्या मनावर आलेले मोहपटल आम्ही क्षणात दूर करू असे झाले म्हणजे तो राम स्वस्वरूपाच्या परमपदावर आमच्याप्रमाणेच आरूढ होईल आणि आत्मविश्रांती सुखाचा अनुभव ज्याप्रमाणे स्वर्गातील अमृत प्राशन केलेला मनुष्य हा शांत होतो त्याचे दुःख क्लेश नाहीसे होऊन तो तृप्त होतो दैवी ज्ञानाने संपन्न होतो आणि मग सुखा त्या सुखाची छाया त्याच्या शरीरावर उमटून तो धष्टपुष्ट आणि तेजस्वी होतो त्याप्रमाणे आत्मज्ञानबोधाच्या योगाने सत्य ज्ञान आणि आनंद होऊन त्यामुळे प्रज्ञासंपन्न होऊन तो रामही निजानंदाने तृप्त होईल आणि मग आपले वर्णाश्रमो असे सर्व आचार नित्य नियमाने निरंतर करू लागले परावर ब्रह्माचे पूर्ण ज्ञान झाल्यामुळे व्यवहार करत असताना तो माती वा सुवर्ण यांना समयोग्यतेने लेखून आपल्या वृत्तीचे समत्व सुखदुखामध्येही कायम राखू शकेल तो प्रपंचात आसक्ती ठेवणार नाही विश्वामित्रांचे अशा प्रकारचे भाषण ऐकून राजा दशरथ आनंदित झाला त्याने रामाला घेऊन येण्यासाठी आपल्या दूतांना राजवाड्यात पाठवले त्याप्रमाणे राम आपल्या मंदिरातून पित्याकडे येण्यासाठी निघाला पुण्यदायक अशा आपल्या पित्याच्या शुभेमध्ये ते येऊन तो उपस्थित झाला रामाने गुरु पाहताच देवांच्या समुदायामध्ये विराजमान झालेल्या इंद्राप्रमाणे शोधणारा राज समुदायामध्ये विराजमान झालेला राजा दशरथ चाँ चाँ पड़ा वशिष्ठ विश्वामित्रे मुने दशरथा दो हितकार आनंद दशरथा भास्त्र निपुण आत्र समुदाय बसले होता अपने हाथों सुंदर चाम धारण कर दशरथा सेवा कर स्त्री साक्षात दिशांप्रमा शोभत होते इतक विश्वामित्रादी ऋषि आणि दशरथादी राधे यांनी दुरून येणाऱ्या रामाकडे पाहिले तेव्हा त्यांना साक्षात कार्तिकीय स्वामी येत आहेत की काय असा भास प्राणी प्राणीमात्रांची गती कुंठित करणाऱ्या पूर्ण चंद्राने ही शीतलतेत थे हेवा करावा अशा अत्यंत शीतलतेच्या योगाने हिमालयाप्रमाणे शोभणाऱ्या रामाच्या ठिकाणचा सत्वगुण अद्याप व्यक्त झाला नव्हता तरीपरंतु योगानेही सेवा करण्याच्या योग्यतेला तो सर्वस्वी पात्र होता रामाची आकृती सौम्य सम मनोहर आणि शांत दिसत होती त्याच्या बाह्यकारावरूनच त्याचे मन विनय आणि अवदार्य परिपूर्ण असल्याचे दिसून येत होते तसेच त्यावरून त्याची पुरुषार्थ प्राप्तीची योग्यताही प्रकट होत होती जरी त्याच्या ठिकाणी नुकताच कुठे यवनाचा प्रारंभ झालेला होता तरी त्याच्या शांत वृत्तीमुळे तो एखाद्या प्रौढ आणि वृद्ध मनुष्याप्रमाणे शोधत होता अविवेक नष्ट झाल्यामुळे उद्वेग्न दिसत नव्हता तरी आत्मानंदाची प्राप्ती झालेली नसल्याकारणाने तो आनंदीही दिसत नव्हता पण त्याचे मनोरथ पूर्ण होण्याच्या अवस्थेत आले आहेत असे दिसून येते संसारातील भिन्न अवस्थासंबंधात त्याने बरेच चिंतन केलेले असून त्याच्या ठिकाणी अनेकविध पवित्र गुण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते रामाच्या सहवासाने आपल्याला श्रेष्ठ सत्व प्राप्त व्हावे म्हणून त्या हेतूने जणून अनेक कल्याणप्रद गुणांनी त्याचा आश्रय केला होता सर्वामध्ये श्रेष्ठ अशा त्या रामाच्या उदारमूर्तीवरून असे सूचित केले जात होते की सर्व प्रकारच्या साधन संपत्तीने परिपूर्ण असून सुद्धा तत्वज्ञानाच्या योगाने आपले मनोअर्थ अजून पूर्ण झालेले नाही असेच त्याला वाटत असावे अनेक गुणांची जणू खाणच अशा त्या रामाने सभेच्या ठिकाणी झाल्याबरोबर सर्वांना दुरूनच नमस्कार केला रामाच्या गळातील हार आणि अंगावरील वस्त्रे त्यावेळी गोड हास्याप्रमाणे स्वच्छ आणि रमणीय दिसत होती नमन करताना हलत असणाऱ्या त्याच्या मस्तकावरील रत्नांचे ते सर्वत्र पसरले होते राम नमस्कार करीत असताना पृथ्वी कंपायमान होऊन त्या योगाने सुमेरु पर्वत सुद्धा कंपित होतो की काय असे वाटत होते विश्वामित्र मुंचे भाषण चालू असतानाच कमला रामाने आपल्या पित्याला आणि नंतर जगनमान्य अशा विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषींना वंदन केले मग क्रमाक्रमाने त्याने ब्रह्मवृंद आपण समुदायपूर्वक आणि नम्र झालेल्या मस्त शब्दाने त्या प्रणामांचा स्वीकार केला वसिष्ठ आणि विश्वामित्र या ऋषीवर्ने रामाना आशीर्वाद दिल्यानंतर आपल्या सौंदर्याने देवानाही लाजवणारा स्थिरचित्त राम पिच्या सन्निध पोहोचला त्यानंतर दशरथाने रामाचे मस्त खुंगून त्याला आलिंगन दिले आणि अत्यंत प्रेमाने रामाचे अनेक वेळा चुंबन घेतले त्याचप्रमाणे शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांचेही त्या प्रेम आणि पराक्रमी दशरथाने राजहंस ज्याप्रमाणे कमलांचे चुंबन घेतो त्याप्रमाणे चुंबन घेतले यानंतर राजा दशरथ हे प्रियपुत्रा माझ्या अंकावर बेस असे म्हणत असतानाच राम तेथे भूमीवर पसरलेल्या गादीच्या अर्जावर बसला दशरथ राजा म्हणाला हे पुत्रा तू विवेक संपन्न आणि गुणांनी युक्त आहेस यामुळे अविवेकी मनुष्याप्रमाणे आपल्या बुद्धीला शैथिल्य येऊ देऊन व्यर्थ खेद करणे हे तुला शोभणारे नाही मोहाच्या मागे लागून राहण्याऐवजी आपला पिता ऋषि आचार्य हमने के उपदेशाप्रमा वागु प्रजापाल धर्माच यथायोग्य रीतेने परिपालन करु आयिक तसे पारलौकिक पुण्य संपादन करने हेस तुझा योग्य है जो मनुष्य मोहमश हो आपत्ति शक नहीं यद्यपि आरी तो आपत्ति या मना दरा ही परिणाम करू शक नहीं मोहाच्या आधीन झालेल्या मनुष्याची स्थिती मात्र विपरीत होते आणि आपत्ती त्याचा पराभव करू शकते श्री वशिष्ठ मुनी म्हणाले हे वीरशाली राजपुत्रा विषयरूपी भयंकर शत्रूना तो ज्या अर्थी वश केलेस त्या अर्थी तू निसंशय पराक्रमी शूर आहेस अशा स्थितीत एखाद्या अज्ञानी मनुष्याप्रमाणे आचरण आणि विक्षेप निर्माण करणाऱ्या व्यामोहरूपी सागरात तू बुडून जावेस हे खरोखर आश्चर्य नायक आहे ऋषी म्हणाले एखाद्या चंचल अशा नीर कमला प्रमाणे तुझे डोळे दिसत आहे त्यावर तुझे चित्त भ्रांत झाले असल्याचे स्वरूपांचे कारण काय हे सर्व तुम्हाला सांग एखादे घर उंदराने पोखरावी त्याप्रमाणे चिंतेने तुझ्या मनाची स्थिती व्याकुळ झाली सामान्य मनुष्याना मानसिक व्यथेने विषाद उत्पन्न व्हावा यात आश्चर्य काहीच नाही परंतु तुझ्या सारख्याला त्या अवस्था शोभत नाही इतकेच नव्हे ना तर सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने तू संपन्न असताना तुझ्या ठिकाणी चिंतेला वाव मिळण्याचे वास्तविका काय असेल तशी मला स्पष्टपणे निवेदन कर तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण केली जाईल आणि तुझ्या चिंतेला काही कारणच होणार नाही अशा प्रकारचे विश्वामित्र मुंचे ते, विश्वा, ते योग्य अर्थपत्र प्रतिपादन करणारे आणि मनाला समाधान देणारे भाषण ऐकून रघुवंशाला ललाम भूत असणाऱ्या आकाशात मेघ गर्जना करू लागले असता जसा मोहराला आपली इष्टसिद्धी होणार म्हणून आनंद होतो तसाच आनंद रामाला त्या भाषणाने झाला इति श्री वासिष्ठ महारामाणे वैराग्य प्रकरणे एकादश सर्ग